पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण एकविसावे सेनापती दक्षिण आफ्रिकेनं गांधीजींना शक्तिशाली बनवलं तेविसाव्या वर्षी ते डरवणला पोचले तोवर ते लादाळू बुजरा तरुण होते ज्या क्षणी त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पाय ठेवला त्या क्षणी त्यांना इथे काळ्यांना कसं वागवलं जातं ते, ते कळलं गोरे त्यांना कुली हमाल म्हणत तिथे पोचल्यावर तिसऱ्या दिवशी ते डर्बन कोर्टात हजर झाले न्यायाधीशांचा मान राखण्यासाठी त्यांना त्यांचं पागोटे उतरायला सांगितलं गांधीजींना हा अपमान वाटला त्यांनी तसं करायला नकार दिला आणि ते न्यायालय सोडून बाहेर पडले एक आठवड्यानंतर त्यांना रेल्वेनं दुसऱ्या गावी जायचं होतं त्यांनी पहिल्या वर्गाचं तिकीट काढलं आणि पहिल्या वर्गाच्या जा डब्यात जाऊन बसले तिकीट तपासणीस आला आणि त्यानं त्यांना तिसऱ्या वर्गात जाऊन बसायला सांगितलं जेव्हा त्यांनी वाद घातला की त्यांच्याजवळ प्रथम वर्गाचा तिकीट आहे आणि ते पहिल्या वर्गानेच प्रवास करतील तेव्हा त्यांना रेल्वेतून फरफडत खाली ओढत आणलं या अपमानाचा त्यांना धक्का बसला अंधाऱ्या प्रतिक्षागृहात ते एकटे चिचरात गडून गेले होते काय करायला हवं जिथे भारतीयांना वाईट वागवलं जातं तो देश सोडून निघून जावं की आपल्या हक्कासाठी लढा द्यावा त्यांच्या देशाचा सन्मान पणायला लागला होता त्यांनी रहायचं ठरवलं त्या रात्रीच त्यांच्या भावी कामांचा आराखडा ठरवला गांधीजींना त्यांच्या प्रवासाचा पुढचा टप्पा घोडा गाडीतून प्रवास करून पुरा करावा लागला त्यांना आत बसू दिले नाही घोडा गाडी चलनांजी शेजारी ते बस बसले थोड्या वेळानं त्यांना ती जागा रिकामी करण्याची आज्ञा मिळाली आणि पायरीवर बसायला सांगितलं गांधीजींनी नकार दिला तेव्हा त्यांना बेदम मारण्यात आलं गावात पोचल्यावर हॉटेलमध्ये त्यांनी खोली मागितली ती नाकारण्यात आली त्यांनी ती रात्र एका भारतीय मीटरच्या दुकानात काढली त्याला गांधीजीबद्दल कणव वाटली पण जे घडलं त्यात ते त्याला विशेष काही वाटलं नाही ते नेहमीच होतं त्या देशात असे प्रसंग तर रोजच घडत होते भारतीयांना त्याची सवय झाली होती दक्षिण आफ्रिकेत ते पैसे मिळवायला आले होते आणि आत्मसन्मानाचा बळी देऊन ते पैसे मिळवत होते गांधीजींना या गुलामी मनोरुतीचा धक्का बसला त्यांनी वृत्तपत्रांना आणि रेल्वेच्या व्यवस्थापनाला घोडागाडी सेवेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी पाठवल्या काही काळातच त्यांना कळलं की भारतीयांना पदपथांवर चालण्याची मुभा नव्हती रात्री नऊनंतर बाहेर फिरण्याची परवानगी नव्हती आणि ट्राममध्ये पुढच्या जागांवर बसायला बंदी होती गावात भारतीयांना राहण्यासाठी विशिष्ट कुली ठिकाणं होती गांधीजींना स्वतःलाच एकदा पहारेकरनं फुटपाथावरून लाथा मारून खाली लोटलं होतं आणि कुली बॅरिस्टर अशी पदवी दिली होती त्यांच्या काही गोऱ्या मित्रांची अशी इच्छा होती की गांधीजींना काही खास सवलती मिळाव्यात पण गांधीजींनी या प्रस्तावाला साफ नकार दिला स्वतःपुरते काही फायदे सोयी मिळवण्यात त्यांना काडी इतका रस नव्हता तर हा वर्णद्वेष त्यांना समूळ नष्ट करायचा होता त्यांना कधी झाल्या घटनांची लाज किंवा भीती वाटली नाही किंवा त्यांनी कधी रागानं अपमान करणाऱ्यांना शिक्षा केली नाही त्यांनीही या शहरात भारतीयांना कोणकोणते त्रास सोसावे लागतात त्याची माहिती मिळवली एका आठवड्यात त्यांनी सार्वजनिक सभा बोलवली आणि भारतीयांना त्यांच्या जीवनपद्धती बदलण्याचा आदेश दिला त्यांनी प्रामाणिकपणे जगावं स्वच्छतेच्या सवयी लावून घ्याव्यात जातीभेद धर्मभेद्द प्रांतिक भेद, भेद, भेद सोडून द्यावा गोऱ्या लोकांना दोष देणारा एक शब्दही त्यांना उच्चला नाही त्यांना त्यांच्या देश बांधवांना हे समजून सांगायचं होतं की त्यांची वागणूक योग्य असली तरच त्यांना मानवी हक्कांची मागणी करता येईल ते कायम सर्वांना भत रहात आणि शांतपणे त्यांच्या कटूअनुभवांच्या कहाण्या ऐकत राहत एका वर्षानंतर भारतीयांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा कायदा होऊ गातला होता गांधीजींनी त्या कायद्याला विरोध करण्याचा आदेश दिला त्यांनी स्वयंसेवकांची यादी केली ख्रिश्चन तरुण मुसलमान आणि पारशी व्यापारी हिंदू कारकुन सर्वांना त्यांच्या सामाजिक कल्याणासाठी एकत्र काम करायला लावलं त्यांच्या नेतृत्वाखाली लोक कामाला लागले कुणी त्यांनी तयार केलेल्या निषेधपत्राच्या प्रती लिहून काढल्या काहींनी पैसे दिले आणि इतरांनी हा लोकांना जाणवणारा संदेश दूरवर राहणाऱ्या लोकांना पोचवला महिनाभरात पैसा गोळा झाला निषेधाच्या दहा हजार गोळा झाल्या निषेध पत्राच्या छापलेल्या प्रती गव्हर्नर नाताळचे प्रभोग, भारताचे व्हाईस रॉय इंग्लंडची राणी विक्टोरिया यांच्याकडे पाठवल्या गेल्या आणि नाता, भारत आणि इंग्लंडमधल्या वृत्तपत्रांनाही प्रती गेल्या दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीच्या बातमीला खूप प्रसिद्धी मिळाली तो कायदा झाला आणि भारतीयांना मतदानाचा हक्क गमवावा लागला पण या सगळ्या प्रक्रियेत त्यांनी उदासीनता टाकून दिली भीतीमनातून काढून टाकली आणि तिसरकारनं अन्यायकारक कायदा कला तर आव्हान कसं द्यायचं हि शिकल गांधीजींनी लवकरच नाताळ भारतीय काँग्रस्तची स्थापना क्लि तिच्या कामाचा आराखडा नियम ठरवल आणि स्वतः सभासदांकडून दिन या गोळा क्लि दक्षिण आफ्रिक वीस वर्षाच्या वास्तव्यात गांधीजींनी भारतीयांना अशा अनक्क काळ्या कायद्यांना विरोध करायला शिकवलं एका कायद्यानुसार सर्व भारतीय प्रौढांना वर्षाचा चाळीस रुपये कर भरावा लाग दुसऱ्या एका कायद्यान्वय भारतात झालखी लग्न बेकायदशीर मांडली जात तिसरा एक कायदा असा होता की भारतीयांनी त्यांच्या बोटांचे ठसे असलेली प्रमाणपत्र कायमबरोबर वाळगावी साधारणपणे बोटांचे ठ गुन्हेगारांच घेतले जातात याचा निषेध म्हणून गांधीजींनी शक्पत्र लिहिली आणि पाठवली अनेक मान्यवर लोकांना याबाबतचं आवाहन आणि अनेकांच्या सयांच्या विनंत्या पाठवल्या तहत्वाच्या पदांवरच्या सरकारी अधिकाऱ्यांनाही भ तेव्हा वृत्तपत्रातल्या मजकुरानं आणि सभांमधल्या भाषणांनी काहीही घडे ना तेव्हा गांधीजींनी नवीन शस्त्र परतलं सत्याग्रह वाईट गोष्टींना अहिंसक मार्गानं केलेला विरोध आता गांधीजींनी भारतीयांना बोटांच्या ठशांनी नोंदणी करण्यावर बहिष्का टाकायला सांगितलं त्यांनी भारतीयांना अनेक दिवस चालणाऱ्या अहिंसक लढ्यासाठी तयार व्हायला सांगितलं गरज पडली तर जेलभरो आंदोलन मरण आलं तरी चालेल पण या अन्याय नष्ट करायचा असेल तर स्वेच्छेनं त्रासपत करणं हा सर्वात कमी वेळाचा उपाय आहे त्यांनी त्यांना इशारा दिला की केवळ गांधीजींवर अवलंबून राहून त्यांना त्यांचं सा इप्सित साध्य होणार नाही तर त्यांनी सुचवलेला कार्यक्रम समजून घेऊन आणि त्याप्रमाणे कृती करूनच ते होईल त्यांच्या सूचना लोकांना हिंदी गुजराती तामिळ आणि तेलगू भाषांमधून समजावून दिल्या होत्या त्यांच्या सेनेनं ही लढाई संपूर्ण आई लढायची शपथ घेतली या सैन्यात रस्त्यावरची सामान्य माणसं कारागीर, विक्रेते खान मालक व्यापारी आणि स्त्रिया सामील झाल्या गांधीजींनी या निशस्त्र शांततापूर्ण शिस्तशीर पाच हजार लोकांच्या सैन्याचं पायी चालत नेतृत्व केलं ते त्यांच्या जथ्याबरोबर चालत त्यांच्याबरोबर उघड्या आकाशाखाली झोपत त्यांच्याबरोबर अर्धा कच्चा भात आणि पातळ आमटी खात त्या आजारी माणसाची सेवा करत मागे मनोरंजन करत त्या सर्वांसाठी स्वयंपाक करत आणि त्यांना वाढत त्यांच्या मानसिक तालतीला शोभेल अशीच त्यांची शारीरिक ताकद होती दोन हजार लोकांना सक्त मजुरीची शिक्षा झाली एक हजार लोक आयुष्यातून उठले काही शहीद झाले या नेत्यांबरोबर एरवी ऐशारामाच्या जगण्याची सवय असलेल्या व्यापाऱ्यांनी तुरुंगात खडी फोडली झाडू मारण्याचं काम केलं कस्तुरबा देखील सत्याग्रहात सामील झाल्या आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला इंग्लंडमध्ये गांधीजींच्या बोहिमेला सहानुभूती मिळत होती भारतात काँग्रेसच्या बैठकांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रशांची चर्चा होत असे सर वदरबर्न तिथ काँग्रस्तिध्यक्ष झाल तिणाल हिंदू आणि मुसलमान खांद्याला खांदा लावून उभ्रहिल तर काय घडू शकतं त्याचं ताजं उदाहरण दक्षिण आफ्रिक पाहायला मिळत आह गांधीजींच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली भारतीयांनी जी निर्धाराची भूमिका घेतली तिच्याबाबत आभार प्रदर्शित करायला हवत गांधीजींच्या पदयात्रेचा रोजचा खर्च रुपये तीन होता त्यासाठी त्यांना पैस हव भारतात पैशासाठी आवाहन करण्यात आलं स्त्रियांनी अंगावरून काढून बांगड्या अंगठ्या दिल्या राजकुमारांनी आणि मोठ्या धंदेवाल्यांनी हजारो रुपये दिले टागोरांनी जमवलेली देणगी पाठवली अशा प्रकारे दीर्घ मुदतीची तयारी असलेली लढाई भारतीयांना उपकारक समजुता थांबली जर आत्मप्रतिष्ठा पणायला लागत नसेल गांधीजी तर गांधीजी तडजोडीला कायम तयार असत भारतात अनेक नेते होते तरी गांधीजी भारतात परत आल्यावर त्रस्त लोकांनी शेतकऱ्यांनी कामगारांनी त्यांची मदत घेतली त्यांच्या प्रयत्नातूनच चंपारण्यातली शेकडो वर्षाची सक्तीनं निळीचं उत्पादन करण्याची प्रथा नष्ट झाली वेट बिगरीची पद्धत बंद झाली गांधीजींनी स्थानिक प्रश्नांवर लोकांनी स्वतःच उपाय शोधावेत याला कायम प्रोत्साहन दिले अशा प्रकारच्या सगळ्या असंतोषाला प्रसिद्धी मिळाली आणि भारतभरच्या लोकांचं लक्ष तिनं वेधून घेतलं गांधीजींनी जेव्हा जेव्हा जनतेमधून चळवळी उभ्या केल्या तेव्हा त्यांनी कायम त्याच युक्त्या वापरल्या चंपारण्य खेडा आणि बारडोलीच्या शेतकऱ्यांच्या चळवळीखेरीज गांधीजींनी आणखी चार मोठ्या चळवळींचं नेतृत्व केलं आणि त्या त्यांच्या सेनापती पदाच्या तीस वर्षाच्या कारकीर्दभर चालल्या भारतभर बार प्रवास करीत आणि प्रश्नांचे सर्व तपशील समजून घेत ते हजारो लोकांच्या मुलाखती घेत आणि दिवसाकाठी अठरा ते वीस तास काम करत सरकारशी लढा देण्यात गुंतलेल्या लोकांकडून माहिती मिळवत ते हजारो सार्वजनिक सभांमध्ये बोलत आणि शिस्तीचे काही नियम घालून देत अहिंसा हा त्यांनी निवडलेला मार्ग होता त्याबद्दल ते म्हणत देशापुढे आणखी एक उपाय आहे तलवारी उपसणं ते शक्य असतं तर भारतानं अहिंसेची शिकवण मानली नसती नुसती भाषणं देऊन आणि मिरवणुका काढून स्वराज्य मिळणार नाही इच्छाशक्ती तीव्र असायला आपण शूर शिपाई व्हायला हवं पळून जाण्याची इच्छा नसलेले शूरवीर तुम्ही सर्वांनी आपले प्राण देण्याची वेळ आली तरी मागे आटता कामा नये हे मिळवायचं असेल तर पुरुषार्थ जागा हवा मारण्याऐवजी गरज असली तर स्वतः मरायला लागेल कोणाचा जीव घ्यायचा असेल तरी आपल्याला मरणाची भीती असतेच तरी ते सोपं तर वाटत असेल तर कोणाचा जीव वाचवण्यासाठी मरण पत्करणं कठीण का वाटतं दुसऱ्यांचे जीव घेणं यात शौर्य नाही आपल्या सन्मानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी प्राण नेण्यात खरं शौर्य आहे त्यांच्या अहिंसा सेवेमध्ये स्त्रिया मुलं आणि वृद्ध माणसंही असत मुलांच्या पथकाला वानर सेना म्हणत गांधीजींचा अहिंसेवर इतका दृढ विश्वास होता की कधी कुठे हिंसा घडली तर ते आपला सत्याग्रह मागे घेत त्यांना युद्ध मान्य नव्हतं ते नेहमीपुढे काय करणार आहेत ते घोषित करत असत आणि लोकांनी त्यांचा राग तिरस्कार आणि सुडाची भावना आपल्या हृदयातनं काढून टाकावी असं ते म्हणत गांधीजी लोकांकडून काम करून घेताना त्यांना कधीही खोटी आशा दाखवत नसत ते त्यांच्या सैनिकांना सांगत त्यांच्यावर लाठी हल्ला होईल तुरुंगवास घडेल बंदुकीच्या गोळ्या त्यांना लागतील फाशीच्या तक्तावर चढावं लागेल आदी निषेधासाठी हातही उगारता येणार नाही त्यांची संपत्ती जप्त होऊ शकेल त्यांचा मंत्र होता करेंगे या मरेंगे त्याचा अर्थ दुःख सहन करणं असा होता आणि त्यामुळेच शत्रूचं हृदय पाझरू लागेल त्यांनी परदेशी कपड्यांची होळी करण्याचं लोकांना आवाहन केलं जमिनीवरचा कर न भरण्याचं आंदोलन केलं मिठाचा सत्याग्रह केला सरकारी शाळा महाविद्यालय आणि न्यायालय यांच्यावर बहिष्कार घातला लोकांना त्यांनी रचनात्मक काम करण्याचं आवाहन दिलं त्यांना लोकांनी सुतकताई करायला आणि विणकाम करायला लागावं असं वाटत होतं ग्रामीण पंचायतीचं पुनरुज्जीवन करणं राष्ट्रीय शाळा आणि महाविद्यालय स्थापन करणं ही देखील त्यांची इच्छा होती त्यांची एका वर्षात स्वराज्य मिळवून आणण्याची घोषणा अपयशी ठरली पण लोकांची मनं मात्र होती ती मुक्त झाली मोठ्या प्रमाणावर जनतेला जाग करणं हा मोठा फायदा होता दांडी यात्रेनं लोकांवर जादू केली शेकडो स्त्रिया त्यांचे पडदे बुरखे दूर करून नैसर्गिक मीठ गोळा करायला आल्या त्यांनी पुरुषांच्या बरोबरीनं आपणही राष्ट्राची सेवा करू शकतो हे सिद्ध केलं त्यांनी परदेशी मद्य आणि परदेशी कापड विकणाऱ्या दुखळ्यांसमोर धरणी धरली भारताच्या राजकीय इतिहासात प्रथमच गांधीजींनी अहिंसक असहकाराचं धोरण एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबवलं गांधीजी युद्धाची परिभाषा वापरत आणि अहिंसक लढ्याचं वर्णन करत मी युद्ध करायला बाहेर पडलेलो आहे ज्याप्रमाणे अफ्रिदी योद्धा बंदुकीशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही अहिंसेच्या योद्ध्याचं टकळी आणि चरख्याशिवाय चालणार नाही चरखा तुमची बंदूक आहे आणि सुताचे गुंडे तुमची काडतुसं स्वातंत्र्याचं रक्षण बंदुकांनी होणार नाही तर हातानं ना काटलेल्या सुताच्या गुंड्यांनी होईल तुम्ही घरसणाच्या मिठाच्या साठ्यांवर आक्रमण कराल आणि यालाच पुढे लोक घर लढाई म्हणतील गांधीजींच्या लढाईत तोफा बंदुका बॉम्ब यांना स्थान नव्हतं त्यांच्या सैनिकांची शस्त्र म्हणजे शौर्य देशभक्ती सहनशक्ती आणि आत्मसमर्पण ही होती गांधीजींना भित्रेपणापेक्षा हिंसा जास्त मान्य होती पण त्यांनी शारीरिक शक्तीपेक्षा आत्म्याची शक्ती मोठी मांडली तिला जास्त महत्व दिलं त्यांना एकदा विचारलं होतं एटम बॉम्बनी तुमच्या अहिंसेवरचा विश्वासाला धक्का दिला असेल ना ते म्हणाले धक्का तर नाहीच दिला उलट त्यानं सत्य आणि अहिंसा ही जगातील सर्वात बलाढ शक्ती आहे हे मला दाखवून दिलं त्यांच्यापुढे एटम बॉम्बची काहीही प्रभाव पडणार नाही ते म्हणत भारतानं जर अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवलं तर जगातल्या सर्व सुश्रोषितांना दिलासा मिळेल की त्यांचं स्वातंत्र्य दूर नाही